पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण नववे ग्रामीण औषधी मदत अनेक संस्थांकडून माझ्याकडे जे अहवाल येतात त्यामध्ये ग्रामसेवेच्या कार्यात औषध पाण्याच्या मदतीला मोठेच प्राधान्य दिलेले आढळून जो कोणी मनुष्य औषध पाण्याची मदत करण्याची जाहिरात करतो त्याच्याकडे नजीकचे आणि लांबचे पुष्कळ लोक गोळा होतात आणि या रोग्यांना दवा पाणी देण्यात येते हीच ती वैद्यकीय मदत यात औषधे वाटणाऱ्याला विशेष काही त्रास नाही त्याला रोगांची किंवा रोगलक्षणांची माहिती असण्याची गरज नाही काही परोपकारी औषध विक्रेत्यांकडून त्याला ती फुकट धर्मादाय म्हणून मिळतात फार विचार न करता दानधर्म करणाऱ्यांकडून देणग्या मिळतात आणि अशा दक्षग्या दुःखी पीडितांच्या मदतीसाठी दिल्या म्हणजे त्यांची सत्सद शांत होते अशा प्रकारच्या समज सेवा हे सर्वच से अत्यंत आशे स्वरूप आहे असे मला आढळून आले आह इतकेच नव्हे तर कित्येकदा ते घातक किंवा नुकसानकारकही ठरत जेव्हा रोगी माणसाचे काम फक्त औषध पिऊन किंवा घेऊन टाकणे एवढच असते तेव्हा ति नुकसानकारक ठरत हि औषध मिळाल्याने त्याच्या शहाणपणात काहीच भर पडत नाही उलट त्याची स्थिती आता पहिल्यापेक्षा अधिकच वाईट होत काही अव्यवस्थितपणाचे वर्तन हातून घडले तर त्याचे दुष्परिणाम नाहीसे करण्याची एखादी गोळी किंवा एखादा औषधाचा गोट फुकट किंवा अल्प किमतीत मिळतो ह्यान प्राप्त झाल्यामुळे फिरून अव्यवस्थितपणे वागण्याचा मोह त्याला झाल्यापासून राहत नाही अशी मदत फुकट उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या स्वाभिमानाला देखील बट्टा लागतो स्वाभिमानी मनुष्यला आपण काहीच न देता दुसऱ्याकडून अशी देनगी घेने लज्जास्पद वाटेल दुसऱ्या प्रकारची एक वैद्यकीय मदत आहे आणि ती मिळणे म्हणजे एखादा प्राप्त होण्याप्रमाणे आहे ज्यांची खडी रोगपरीक्षा आहे त्यांच्याकडून ही मदत मिळते रोग्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी का उत्पन्न होतात आणि कसे वागल्याने त्यांचे निर्मूलन होईल हे असले परीक्षक रोग्यांना समजावून देतात असे लोकसेवक दिवसरात्र हवे त्याच्या मदतीला धावून जातील अशी विचारपूर्वक दिलेली मदत म्हणजे आरोग्य संपन्न राहण्याचे व निरोगी राहण्याचे शिक्षणच आहे अशा उपाययोजनेने लोकांना स्वच्छतेने राहण्याचे व निरोगी राहण्याचे शिक्षण मिळते परंतु अशा प्रकारची सेवा आज दुर्लभ झाली आहे संस्थांच्या अहवालात वैद्यकीय मदतीचे निर्देश हे प्राया एक प्रकारची जाहिरात करतात आणि वैद्यकीय उपचारांचा फायदा मिळवण्याला जेवढे ज्ञान किंवा श्रम लागतात तेवढ्यातच इतर कामांनाही मदत मिळू शकते म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना मी अशी आग्रहाची विनंती करतो की तुम्ही शहरात काम करा की खेड्यात करा पण तुम्ही वैद्यकीय मदत पोहोचविणे हा तुमच्या कामाचा सगळ्यात कमी महत्वाचा भाग समजा असला काही उल्लेख टाळणे हेच जास्त बरे आपल्या कार्यक्षेत्रात रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे टळावे म्हणून उपाययोजना करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे त्यांच्याजवळील औषधांचा साठा शक्य तेवढा लहान असावा आपल्या खेड्यातील बाजारातच कोणती औषधे मिळतात याचा त्यांनी अभ्यास करावा त्यांचे गुणधर्म समजून घ्यावे आणि शक्य तितका त्यांचाच उपयोग करावा हरिजन 9 अकरा एकोणीसशे पस्तीस माझे मत मा असे आहे की जर वैयक्तिक कौटुंबिक आणि सार्वजनिक सूचिता कडकपणे पाळली गेली आणि अन्न आणि व्यायाम याबाबतीत नीट काळजी घेतली तर आजारी पडण्याचा किंवा रोगराई होण्याचा प्रसंगच उद्भवणार नाही ज्या ठिकाणी आंतरबाह्य सुचिता असेल तेथे आजार अशक्य आहे ग्रामस्थांना जर हे नीटपणे उमंगले तर त्यांना डॉक्टर वैद्य हकीम यांची मुळीच जरूर भासणार नाही हरिजन सव्वीस पाच एकोणीसशे शेहेचाळीस निसर्गोपचार निसर्गोपचाराचा अर्थ असा की हे उपचार अगदी साधे व अगदी स्वस्त असले पाहिजेत ध्येय असे आहे की हेच उपचार खेड्यांमध्ये करण्यात यावेत ग्रामस्थांना याची सर्व साधने व सामग्री उपलब्ध करता आली पाहिजे गावात जे मिळणारच नाही तेही तर कोठून मिळवावे निसर्गोपचार म्हणजे व्यक्तीच्या जीवनविषयक दृष्टिकोनात अधिक चांगला बदल होणे असे नाही त्याचा अर्थ इतकाच की आरोग्य पालनाच्या नियमांशी सुसंगत असे स्वतःच्या जीवनाचे नियमन करणे इस्पितळात फुकट किंवा फी देऊन औषध घेण्यासारखा हा प्रकार नाही इस्पितळात जाऊन जो मनुष्य मोफत उपचार करून घेतो तो, तो दान स्वीकारतो पण मनुष्य निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करतो तो कधीच भीक मागत नाही स्वावलंबनाने स्वाभिमान वाढतो शरीर यंत्रातील विषय काढून टाकून स्वतःला निकोप बनविण्यासाठी तो योजना करतो आणि भविष्यकाळात आजारी न पडण्याकरिता खबरदारी घेतो योग्य प्रकारचा व समतोल आवश्यकच आहे हल्लीची खेडेगावे आपणासारखीच दिवाळखोर झाली आहेत निसर्गोपचार योजनेचा एक प्रमुख व आवश्यक भाग असा आहे की गावातच पुरेसे भाजीपाला फळे व दूध पैदा झाली पाहिजे या कामी जो वेळ खर्च होईल तो फुकट गेला असे समजण्याचे कारण नाही यामुळे गावकऱ्यांचा फायदा होईलच आणि अखेरीस सर्व भारताचा देखील फायदा होईल हरिजन दोन सहा